वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग पाठी पाठीकडून ते सैन्य पद्मनाभ विष्णूकडून मारले जात असता माल्यवान समुद्रवेळेपर्यंत जाऊन परत फिरावा तसा परत फिरला त्या राक्षसाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते त्याचा मुकुट हलच होता पुरुषोत्तम पद्मनाभाला तो म्हणाला नारायणा प्राचीन काळापासून चालत आलेला क्षात्र धर्म तू जाणत नाहीस तू सामान्यांप्रमाणे ज्याची युद्ध करण्याची इच्छा नाही आणि ते भ्यालेले त्यांना मारीतैस देवेश्वरा रणातून तोंड फिरवलेल्या नालण्याचे पाप जो करतो अशा वधकर्त्याला मरणानंतर पुण्यकर्मी लोकांचा स्वर्ग लाभत नाही शंख चक्र गदाधरी देवा तुला युद्धाची जर खुमखुम असेल तर हा मी येथे उभा आहे तुझे जे काही ते मला दाखव मी ते पाहतो माल्यवान पर्वताप्रमाणे स्थिर उभ्या असणाऱ्या माल्यवानाला पाहून तो बलवान इंद्रानुज विष्णू त्या राक्षस राजाला म्हणाला तुमच्यापासून भयभीत झालेल्या देवाना राक्षसांचा संहार करण्याचे अभय मी दिले आहे त्याचे मी पालन करत आहे मला देवांचे कार्य सदा प्राणापेक्षाही प्रिय आहे म्हणून तुम्ही रसाताळाला गेलात तरी मी तुमचा वध करेन लाल खंबाप्रमाणे डोळे असणाऱ्या देवांच्याही देवाचे इथे बोलणे ऐकून क्रुद्ध झालेल्या राक्षस राजाने त्याच्या दोन भुजांच्या मध्ये शक्तीचा प्रहार केला माल्यवानाच्या हातातून सुटलेली घंटांचा आवाज करीत जाणारी शक्ती हरीच्या छातीवर त्या कमलानेत्र हरीने फेकली स्कंदाने फेकावी तशी ती गोविंदाच्या हातातून फेकली गेलेली शक्ती जणू अंजन पर्वताकडे चाललेल्या महा उलकेप्रमाणे राक्षसाकडे चालली ती हारांच्या भारांनी शोभणाऱ्या त्या राक्षस राजाच्या विशाल उरावर पर्वताच्या तशी जाऊन पडली तिच्या योगाने त्याच्या अंगावरचे कवच तुटले तो अतिशय मूर्छित झाला पुन्हा तो माल्यवान शुद्धवर आल्यावर पर्वतासारखा अचल राहिला मग त्याने पोलादे शूल ज्यावर पुष्कळ काटे फिरले होते असा हाती घेतला आणि देवाच्या उराच्या मधोमध जोराने मारला मग रणप्रिय असणाऱ्या त्या माल्यवानाने विष्णूवर एक मुष्टीचा प्रहार केला आणि एक धनुष्य म्हणजे चार हात तो राक्षस दूर झाला त्यावेळी आकाशात साधू साधू असा ध्वनी उठला राक्षसाने विष्णू बरोबर गरुडावरही आघात केला तेव्हा बलवान गरुडाने क्रुद्ध होऊन आपल्या पंखाच्या वाऱ्याने सुकलेला पाचोळा वाऱ्याने उडवावा तसा राक्षसाला उडवले आपल्या थोरल्या भावाला पक्षीराजाने वाऱ्याने उडवलेले पाहून सुमाली आपले सैन्य घेऊन लंकेकडे निघाला पंखाच्या वाऱ्याने उडवलेला माल्यवान राक्षस देखील आपल्या सैन्याला जाऊन मिळाला आणि लज्जेने झाकोळून लंकेकडे निघाला कमलनेत्र रामा याप्रमाणे रणात श्रेष्ठ सेनापतीचा वध करून हरीने त्या राक्षसाने मोडून काढली विष्णूच्या बलाने पीडित होऊन त्याच्याशी युद्ध करण्याला असमर्थ झाल्यामुळे ते लंका सोडून आपल्या भागवंशातले सो पराक्रमाविषयी प्रख्यात असलेले राक्षस राहू लागले तू जे मारलेस ते पौलच्छ नावाचे राक्षस त्यांचे पुढारी सुमाली माल्यवान माली हे महाभाग रावणाहून अधिक बरवान होते देव शत्रू देवाना काट्यासारखे पोचणारे राक्षस मारणारा शंख चक्र गदाधारी नारायण वचन दुसरा कोणी नाही तू तो चार हातांचा सनातन नारायण देव आहेस तू अजिंक्य अव्यय असा प्रभू राक्षसांना मारण्याकरताच उत्पन्न झालेस धर्म व्यवस्था नष्ट होतात तेव्हा वेळोवेळी प्रजापालक शरणागत वत्सलतो प्रभू दस्यूंचा वध करण्याकरता उत्पन्न होतो राजा ही मी तुला राक्षसांच्या उत्पत्तीची सगळी कथा जशीच्या तशी सांगितली आता पुढे रघुत्तमा रावणाच्या आणि त्याच्या पुत्राच्या जन्माची आणि प्रभावाची कहाणी सारी ऐक तो बलवान माली राक्षस विष्णूच्या भयाने पीडित होऊन पुष्कळ काळ पर्यंत आपल्या पुत्रपौत्रांसह रसा राहिला मग लंकेत धनेश्वर राहू लागला उत्तरकांडाचा आठवा सर्ग समाप्त